ऐसा करावा काही नेम जेणेम ऐसा करावा काही नेम जेणे जोडेला आत्माराम नेम असावा शाश्वताचा जेणे राम कृपा करील साचा नेम असावा वाचा मन जेणे संतुष्ट होईल रघुनंदन कर्तव्यात गुंतवावे शरीर जेणे संतोषे रघुवीर सतीला नसे दुजे दैवत जाण तिला पती एकच प्रमाण न पहावे त्याचे दोष गुण आपले कर्तव्य करावे जतना, पतिव्रता धर्मश्रेष्ठ भारी वंदिताती संत महामुनी पतियाज्ञाप्रमाण हेच मुख्य साध्वीचे लक्षण जाण न बोलावे उणे पुरे जे परमात्म्यास न आवडेल खरे संतती व संपत्ती भगवत कृपेने ज्याची प्राप्ती त्याचे करावे रक्षण पण न गुंतू द्यावे मन जे आवडेल पतीला पाही तो तो आपला धर्मच राही मनाने करावे भगवंताचे स्मरण जयने चुकेल जन्म मरण अखंड राखावे समाधान सुको न द्यावे अनुसंधान काया गुंतवावी प्रपंचात मन असावे रघुनाथात प्रपंचात राखावी खबरदारी मन लावावे रामावरी त्याचा राम होईल दाता न करावी कशाची चिंता मुखी असावे नामस्मरण हृदयात भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव शुद्ध राखावे आचरण पवित्रतम अंत करण मुखाने भगवंताचे स्मरण त्यावर कृपा करील रघुनंदन हा ठेवा विश्वास अनुभव येईल नक्की खास पतीस करावे एकदा तरी नमन रूप जाणून त्याचे जाणावे मनोगत तैसे वर्तणे हे आपले हित ऐसाने मजाचे घरी राम उभा त्याचे दारी आल्या अतिथा अन्न द्यावे कोणास विनमुख न पाठवावी राम करता हा ठेवा भाव कमीपणाला नाही ठाव सर्वांचे उगमस्थान एक हे धरावे चित्ती त्याला नाही कशाची भीती रामाविण न पहावे जग समाधानाची खूण हीच सत्य जे जे काही यावे ते, ते रामापासून आले हा ठेवावा भाव साक्षीत्वाने देहाचा प्रपंच पहावा अंतरी रघुनाथ बजावा देहाची गती प्रारब्धाचे हाती ऐसे शास्त्रे सांगती परी न येई हे चित्ती एकस जगती माझा रघुपती मुखाने घ्यावे राम नाम हृदय परमात्म्याचे प्रेम याहून दुजा न करावा विचार हा ठेवावा निर्धार चातुर्मासात करावी सुरुवात अखंड चालवावा हा हेत थोडा नेम सांगतो काही तो करून या पाहि घ्यावे भगवंताचे नाम खातपीत करीत असता काम होईल तेवढे करावे जतन परमात्मा पुढे करील हे जाणावे सर्वास सांगावे आशीर्वाद सर्वांनी जोडावा भगवंत मागणे तुम्हा एकच पाही नामा वाचून दूर कधी न राही